नमस्कार कथा झरणा गोष्टींच्या संचातील गोष्ट क्रमांक एक गोष्टीचं नाव आहे गोष्टींचा खजिना गोष्टी ऐकण्याचा मोह सगळ्यांनाच होतो गोष्टी ऐकताना खूपच मजा येते आणि कधी कधी तर गोष्ट ऐकताना आपण तहान भूक आणि झोप सुद्धा विसरून जातो गोष्टी सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाही आतापर्यंत आपण कितीतरी गोष्टी ऐकल्या आणि सांगितल्या सुद्धा असतील हो ना त्या मोजता तरी येतील का आणि गोष्टी तरी किती प्रकारच्या झाडा फुलांच्या पशुपक्ष्यांच्या राजाराणीच्या शूरवीरांच्या जादूच्या खूप पूर्वीच्या काळातल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गमती जमतीच्या नाहीतर विचार करायला लावणाऱ्या या गोष्टी येतात तरी कुठून याचा तुम्ही कधी विचार केलाय का नाही मग चला आज आपण गोष्टीचीच गोष्ट ऐकूया एका गावात एक माणूस राहत होता एके दिवशी त्याच्या मित्रांनी त्याला एक गुपित सांगितलं बरेच दिवस त्याने हे गुपित कुणालाच सांगितलं नाही मग त्याचं पोट रोज थोडं थोडं फुगू लागलं अखेर एक दिवस न राहून त्यानी ते गुपित आपल्या बायकोला सांगितलं मग काय त्याच्या बायकोच पण पोट फुगू लागलं तिला पण हे गुपित लपवून ठेवायला जमेना मग बागेत जाऊन तिने एका खड्ड्याला हे गुपित सांगितलं आणि त्या खड्ड्यावर माती टाकून तो खड्डा बुजवून टाकला काही दिवसांनी त्या खड्ड्यातून आलं एक झाड या लाकडाची कोणीतरी एक बासरी केली आणि बासरीने मात्र ते गुपित सगळ्या गावाला सांगितलं आता आफ्रिका देशातली आणखीन एक गोष्ट ऐका खूप वर्षांपूर्वी एक होता उंदीर तो सगळीकडे बागडत असायचा राजाच्या महालात झोपडीत घरात सगळीकडे फिरायचा घराच्या भिंतीतल्या एका भोकात लपून तो सगळ्या गोष्टी ऐकत असे त्या सगळ्या गोष्टी तो झाडाखालच्या एका खड्ड्यात लपवून ठेवत असे त्याला या गोष्टी फार आवडायच्या बघत असे एक दिवस कोल्ह्यांनी तो खड्डा उकरायला सुरुवात केली कोल्ह्यांनी जसा खड्डा उकरायला सुरुवात केली तशा गोष्टी बाहेर येऊन सैरा वैरा पळू लागल्या त्या दिवसापासून आजपर्यंत या गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे फिरतायत त्या तुमच्या आमच्याकडे सुद्धा आले आहेत त्या थोड्याशा बदलून आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतो आणि मग त्या आणखी दूरवर पसरत जातात अशी होती गोष्टींची गोष्ट